वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग त्र्याहत्तरावर शत्रुघ्नाला पाठवून देऊन राम आपल्या दोन भावांसह हो, धर्माने राज्याचे पालन करीत सुखाने आणि आनंदात राहिला त्यानंतर कित्येक दिवसाने खेड्यातील एक वृद्ध द्विज आपल्या मेलेल्या मुलाला घेऊन राजद्वारावर आला मागच्या जन्मी काय मी पाप केले होते असा नाना प्रकारे रडत ओरडत पुत्राच्या प्रेमामुळे दुखी होऊन तो एकसारखा मुला मुला असे म्हणत होता काय मी मागच्याजी दुष्कृत्य केले म्हणून माझा एकूण एक मुलगा मेलेला मला पाहावा लागत आहे अजून बाळा तुला तारूनही आलेले नसताना केवळ वर पाच वर्षाचा बाळ असताना तुला अकाली मृत्यू यावा आणि माझ्या दुःखाला तू कारणीभूत व्हावीस पोरा तुझ्या शोकाने थोड्या दिवसात मी आणि तुझी आई देखील मरून जाऊ या संशय नाही मी खोटे बोलल्याचे किंवा कोणी कोणाचे हिंसा केल्याचे मला स्मरण नाही को प्राणी से वाइट चिंतिया मे आठवत नहीं को बागा पितृ कार्य न करता हमलोका अकाली मृत्यू आल भयंकर प्रकार मी पूर्वी कहीं पी कि नहीं, नहीं। महान दुष्कृत्य खतरी ने घड़े पाजे कारण तेजा रहला मृत्यु आला दुसर देश लहान मुला मृत्यू भय नहीं तेव्हा राजा या मरण पावलेल्या बाळाला जिवंत कर तुझ्या राजद्वारात मी माझ्या भारेसह अनाथासारखा होऊन मरेल रामा ब्रम्हहत्येचे पाप घेऊन तू सुखी हो भावासह राजा तुला दीर्घायुष्य लाभे तुझ्या राज्यात महाबलवंता आम्ही सुखाने राहू अशी आम्हाला आशा वाटत होती पण तुझ्या अधिकाराखाली राहणाऱ्या आमच्या नशिबी हे आले आम्ही काळाच्या अधिकाराखाली गेलो आता आम्हाला यटकिंच सुख नाही महात्म्या इशवाकूच्या राज्यात आम्ही आता अनाथ झालो राम राजा आम्हाला मिळाल्यामुळे मुलांचे मरण आता ठरलेले राजधर्माणे प्रजेचे पालन न केल्यामुळे त्या राजदोषाने प्रजा विपत्तीत पडतात राजा वाईट रीतीने वागू लागला की माणसे अकाली मरतात किंवा असेही असेल की नगरात आणि खेड्यापाड्यांच्या वस्तीत लोक अयोग्य गोष्टी करू लागतात त्यापासून रक्षण मिळत नाही तेव्हा मृत्यूचे भय उत्पन्न होते अर्थात नगरात आणि खेड्यापाड्यात राजाचा दोष घडला असला पाहिजे अशा रीतीने नाना प्रकारच्या वचनाने राजा पुढे एकसारखा आग्रह धरीत तो दुःखाने व्याकुळ झालेला द्विज आपल्या मुलाला कवटाळू लागला उत्तरखंडाचा त्र्याहत्तरावास समाप्त